मत्तय अध्याय सतरा सहा दिवसानंतर येशू ने याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्या बरोबर घेतले व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले त्याचे शिष्य पाहत असतानाच येशूचे रूप पालटले त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली तेव्हा मोशे व एलिया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांना दिसले पेत्र येशूला म्हणाला प्रभु येथे असणे हे आपल्यासाठी बरे आहे आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलियासाठी पेत्र बोलत आहे इतक्यात एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या ढगातून वाणी झाली हा माझा प्रिय पुत्र आहे याच विषयी मी संतुष्ट आहे याचे तुम्ही ऐका येशू बरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी ऐकली तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार भेले होते तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला उठा घाबरू नका मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून खाली उतरत असताना येशूने त्यांना आज्ञा केली की डोंगरावर त्यांनी जे पाहिले ते कोणालाही सांगू नये मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत वाट पहा मग त्याच्या शिष्यांनी म्हटले नेमशास्त्राचे शिक्षक असे काय म्हणतात की एलिया अगोदर आला पाहिजे तेव्हा त्याने उत्तर दिले एलिया येऊन सर्व काही पूर्ववत करील हे खरे पण मी तुम्हाला सांगतो की एलिया आलाच आहे आणि त्यांनी त्याला ओळखले नाही पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्याला केले मनुष्याचा ही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे तेव्हा त्यांना समजले की त्याने बापिसम करणाऱ्या योहाना विषयी सांगितले आहे नंतर येशु व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्या गुडघे टेकून म्हणाला प्रभू माझ्या मुलावर दया करा त्याला फेपरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना येशून उत्तर दिले अहो अविश्वास व विपरीत पिढीच्या लोकांनो मी तुमच्या आणखी कोठवर राहू मी तुमचे किती सहन करू त्याला माझ्याकडे आणा येशू त्या मुलामध्ये असलेल्या भूताला कडक रितीने धमकावले तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला नंतर शिष्य एकांती येशू जवळ येऊन म्हणाले आम्हाला त्यांच्यातील भूत का आले नाही तेव्हा तो म्हणाला तुमच्या अल्पविश्वासामुळे मी तुम्हाला खरेच सांगतो तुमच्यात जर मोहरीच्या दाण्यावडा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता इथून निघून तेथे जा ते तर ते तो डोंगर जाईल तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही जेव्हा ते एकत्र गालीला म्हणाला मनुष्याचा पुत्र माणसाच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाणार आहे ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल तेव्हा शिष्य फार दुःखी झाले येशू आणि त्याचे शिष्य कफर्ण होमास आले तेव्हा मंदिराचा कर वसूल करणारे आले ते पेत्राकडे येऊन म्हणाले तुमचा गुरु कराचा रुपया देत नाही काय त्याने म्हटले होय देतो मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्या आगोदर येसू म्हणाला शिमोना तुला काय वाटते पृथ्वीवरील राजे जगात किंवा कर कोणाकडून घेतात आपल्या मुलांकडून कि परक्या जेव्हा तो म्हणाला परक्याकडून तेव्हा येशून त्याला म्हटले तर मग मुले मोकळी आहेत तरी आपण त्यांना अडखळ आणू नये म्हणून पाण्यात जाऊन गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयांचे एक नाणे सापडेल ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल दे